पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण बारावे आपला उद्धार आपणच केला पाहिजे अहमदाबाद तारीख वीस अकरा एकोणीशे पंचेचाळीस बंधू आणि भगिनींनं आजच्या प्रसंगी मी गुजराती भाषेत बोलावे अशी मला आपल्या अध्यक्षांनी विनंती केली आहे मी गुजराती बोलू शकेन पण अलिकडे या भाषेचा व्यासंग बला फारसा नाही म्हणूनच गुजरातीपेक्षा हिंदीत जर मी बोललो असतो तर ते भाषण अधिक सफायदरपणे झाले असते असे मला वाटते असे जरी असले तरी मी आपल्या आग्रहावरून आज गुजरातीतच बोलायची ठरविली आह वीस वर्षापूर्वीचा काळ आज या ठिकाणी उपस्थित असलेले लोक समुदाय पाहून मला एक जुनी आठवण होते सन एकोणीशे साली अस्पृश्य विद्यार्थी वसतीगृहाच्या काही कामासाठी मी या शहरी आलो होतो त्यावेळी माझ्या ओळखीच्या काही मंडळींनी मला येऊन विनंती केली की आपण या ठिकाणी एक सभा घ्यावी व आपल्या अस्पृश्य बांधवांना काही थोडी माहिती द्यावी मी त्यांना मनालो की या शहरात काँग्रेसवादी लोक आहेत आणि हे शहर काँग्रेसचे माहेरगर आहे असे म्हणतात मग अशा ठिकाणी माझ्यासारख्या काँग्रेस विरोधी गृहस्थांनी येऊन काय सांगावायचे आहे यावर पुन्हा मंडळींनी आग्रह धरला की काहीही असो आपण आलेच पाहिजे त्यांची चिकाटी व माझे भाषण ऐकण्याची प्रबळ इच्छा पाहून मी शेवटी त्यांना होकार दिला ही सभा एका हॉलमध्ये घेतली होती या सभचे अध्यक्षस्थान आपल्यातील एका जुन्या कार्यकर्त्या दिले होते या सभेत मी माझी मत स्पष्टपणे मांडली परंतु सभेच्या अध्यक्षांना ती आवडली नाही अर्थात त्यानं मी बजावून सांगितले की येथील आमचे सर्व लोक गांधींचे प्रजानन असून त्यांच्याविरुद्ध तुम्ही बोलला तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही हे त्यावेळी उच्चारखे शब्द अद्यापही मला चांगल्या प्रकारे आठवतात त्यावेळी हजर असणाऱ्यांपैकी काही त्यावेळीही हजर त्यांना माझ्या या म्हणण्याची सत्यता पटल्याशिवाय राहणार नाही काय बदललं आहे मी आपण सांगितलेली ही वीस वर्षापूर्वीची परिस्थिती आता पालटलेली आहे। आज येथे उपस्थित अफाट जनसमुदाय पाहून माझी खात्री झाली आहे की काँग्रस्त विरोधी सामना देण्यास आज अस्पृश्य जनता सज्ज झाली आह सत्याचा विजय केव्हा नाकव्हा तरी होतोच आपले सत्य आज प्रगट झाले आह अहमदाबाद शहरात काँग्रेसशी अस्पृश्य जनता आपल्या हक्का आज उघड सामना देत आह यातच सत्याचा विजय आह विरोधी कारस्थानी आज मी आपणास मुख्यतः विधीमंडळाच्या निवडणुकीसंबंधी माझे विचार सांगणार ते तगत असताना कोणावर निष्कारण टीका करावी असा माझा उद्देश नाही परंतु ग्रामीस वर्षात अस्पृश्यवर्गाची स्वतंत्र संघटना दाबून टाकण्यासाठी गांधीजींनी कुठील कारस्थानी रचली आणि कुठील राजकारणाचे डाव टाकले त्याचा थोडासा इतिहास सांगणे अत्यंत जरुरीची आहा अस्पृश्यांच्या उद्धारासाठी गांधी प्रयत्न करीत असतात अशी भडक जाहिरात केली जाते मी या गोष्टीकडे 20 वर्ष बारकाईन पाहत आलो आहे गांधी कसा उद्धार करणार त्यांना मनापासून तळमळ आहे काय या प्रश्नांचा विचार केला पाहिजे राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या वेळी गांधींनी घोषणा केली अस्पृश्यांचा उद्धार राजकीय प्रगतीने होणार नसून तो सामाजिक सुधारणेने होईल हे गांधींचे मत त्याची त्यांनाच कितपत पट्टे कोण जाणे पण माझी ठाम समजूत आहे की अस्पृश्यांचा उद्धार सामाजिक सुधारणेच्याद्वारे होणार नसून तो केवळ राजकीय हक्क संपादनेमुळेच होणार आहे या ठिकाणी एका गोष्टीविषयी थोडी माहिती देणे इष्ट आहे गांधींनी सन एकोणीसशे एकोणीस एकुनीश साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला पुढे असहकारत्याची चवळ एकोणीशे साली झाली बोर्डाली सत्याग्रहाच्या प्रसंगी लाखो रुपयांचा फंड गोळा केला व इंग्रज लोकांना या देशातून हाकलून लावण्याची जाहीर घोषणा केली हे सर्वांना माहीत आहेच त्याचप्रमाणे हिंदू मुसलमानाचे खरे ऐक्य झाल्याशिवाय आणि या देशातील जातीभेद नष्ट होऊन अस्पृश्यतेचे निर्मूलन झाल्याशिवाय हिंदुस्थानला स्वराज्य मिळणार नाही ही, ही गोष्ट गांधींनी यावेळी जाहीर केली होती त्यादृष्टीनं गांधींनी काय केली शाब्दिक व बेगडी सहानुभूती दाखविण्यापलीकडे काहीच केले नाही अस्पृश्यता निवडण्यासाठी म्हणून गांधींनी व काँग्रेसनं एक मामूली कमिटी नेमली पण या कमिटीनंही आपले काम हिंदू महासभक्कड़ सोपविले असला हा चमत्कारिक प्रकार आह गांधी व काँग्रस्त काय केले? गांधी व काँग्रस्तावधी रुपये खर्च कल मात्र अस्पृश्यद्वाराच्या कार्यासाठी अवघ तीस रुपये खर्च केले? वस्तुस्थिती पाहिली म्हणजे गांधीजी व काँग्रस्तचे अस्पृश्य समाजावरील प्रेम कोणत्या दर्जाच आणि कोणत्या प्रकारचे आह याची स्पष्ट कल्पना करता येत मी नुकताच एक गांधी आणि काँग्रस्त यांनी अस्पृश्यांकरता काय कल या नावाचा इंग्रजी ग्रंथ प्रसिद्ध कला असून त्यात सर्व भानगडीवर स्वच्छ प्रकाश टाकल आह सन 1902 दोन ते एकोणीशे बत्तीसपर्यंत गांधींनी व काँग्रस्त भयंकर भानगड कलिआ आह अशा राजकीय कारणासाठी सण एकोणीशे बत्तीस साली पुणे करार झाला त्यावेळी माझ्याशी गांधी व काँग्रस्त झगडा कला राजकीयदृष्ट्या हिंदूंपासून अस्पृश्य वर्ग वेगळा कल्यास हिंदू समाजाचे बळ कमी होईल म्हणून गांधींनी एरोड्याच्या तुरुंगात उपोषण सुरु कलि आणि त्याचा शवट सदर करार झाल्यानंतर त्याच्यातून पुढे हरिजन सेवक संघ जन्माला आला असा खरा प्रकार आहे या संघाने तरी 136 वर्षात का केले मी केलेले कार्य तुमच्याकडे आहेच मी मध्यवर्ती सरकारकडून मिळवलेल्या दर साल 3 लाख रुपयांचे आता 5 लाख मिळू लागतील पाचशे विद्यार्थी कॉलेजचे शिक्षण घेत असून तीस विद्यार्थी विलायतेला गेले आहेत हे कार्य कोणीकडे आणि हरिजन संघाचे कार्य कोणीकडे तीनशे रुपयाच्या शिष्यवृत्त्या पण त्याचा केवडा गवगवा स्वाभिमानी आणि प्रवेशची केवढी जायरातबाजी हीच कारजन सेवा स्वाभिमानी अस्पृश्य लोक या कार्याकडे ढुंकुणे पाहत नाहीत त्रावणकोर शिवाय इतर मंदिर प्रवेशाकडे पाहिले तर काय दिसून येते जेथे कुत्रे गाडवेही बसणार नाहीत अशी मंदिरे खुली केली सामाजिक सुधारणेची ही विटंबना नव्हे काय राजकीय कार्याचा नमुना आता गांधींनी आणि काँग्रेसने राजकीय कार्य केले ते आपण पाहू राऊंडर टेबल कॉन्फरन्सचे काम चालू असताना मुसलमान ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांप्रमाणे अस्पृश्य वर्गालाही राजकीय हक्क मिळाले पाहिजेत अशी मी जोरदार मागणी केली अशी परिस्थिती असता काही अर्धवट व विघ्न संतोषी बदमाश लोक जनतेची दिशाभूल होण्यासाठी खोटा प्रचार करीत असून जे काही मिळविले ते गांधींनीच मिळविले असे सांगत आहेत पण त्यात काळी मात्र सत्यावश नाही अस्पृश्यांसाठी जे काही मिळवायचे ते मी मिळविले आह माझ्या मागणीप्रमाणे स्वतंत्र मतदारसंघही मिळाला होता पण गांधींनी प्रायोपवेशन करून त्यात विघ्न आणले ते तुम्हाला माहित आहेच या याप्रसंगी काँग्रेसच्या कितीतरी काकूळ तिला आले होते आंबेडकर कृती करा आणि गांधीजी मरत आहेत त्यांना वाचवा अशा विनवण्यासू होत्या परंतु माझ्यापुढे त्यावेळी गांधीजींच्या प्राणापेक्षाही दहा कोटी अस्पृश्यांच्या जीवितांचा प्रश्न होता गांधींनाही माझी गरज भासू लागली गांधी म्हणाले आंबेडकर माझा जीव तुमच्या हाती आहे मी विचार केला आणि गांधी व काँग्रेस जनांच्या या इच्छेला मान देऊन पुणेकरारास मान्यता दिली काँग्रेसचा कृतघ्नपणा सध्या आपल्या समाजावर फार मोठ अत्याचार होऊ लागले आह एकही दिवस अत्याचार अत्याचाराशिवाय जात नाही येथून जवळच असलखा एका गावाची हकीकत ऐकून आपला संताप आल्याशिवाय राहणार नाही सामाजिक बहिष्कारामुळे हो तिथील अस्पृश्य लोकांची भयंकर दैना झाली आहा एकवीस दिवस त्यांची छळवणूक करण्यात आली आणि शेवटी त्यांना धमकी देण्यात आली की त्यांनी मेलेली जनावरे उचललीच पाहिजेत तसे झाले नाही तर पन्नास रुपये दंड करू याशिवाय रस्ता दुरुस्त करण्यासाठी त्यांनी काम केलेच पाहिजे तसे न झाल्यास त्यांना गावात राहणे अशक्य करू ही एका गावाची हकीकत झाली आणखी दुसरे एका गावाची गोष्ट पहा कविठा गावच्या अस्पृश्यांच्या झोपड्या जाळल्या पिण्याच्या पाण्यात घासलेट तेल ओतले आणि नाना प्रकारची त्याची छळवणूक करण्यात आली तेथील लोकांनी या अन्याविरुद्ध गांधीकडे धाव घेतली आणि सर्व गाळाने त्यांच्या काणी घातली गांधींनी त्यांना सांगितले गाव सोडून बाहेर पडा हा सल्ला त्यांनी दिला अन्य अन्याविरुद्ध लढा हा सल्ला त्यांनी दिला नाही काय ही गांधींची नीती आपला उद्धार आपणच केला पाहिजे आमच्यावर होणारा जुलुम दुसरा कोणी नाहीसा करणार नाही तो आपला आपणच नाहीसा केला पाहिजे यासाठीच कायदेमंडळात आपले योग्य प्रतिनिधी पाठविले पाहिजे ते तेथे ते जाऊन आपल्या हक्कांसाठी झगडतील जुलमाविरुद्ध दाद मागतील काँग्रेस तिकिटावर कायदेमंडळात शिरलेल्या हरिझन उमेदवारांना विचारा की दोन वर्ष आठ महिन्याच्या तुमच्या कारकीर्दीत तुम्ही अस्पृश्यांसाठी कोणतिकार्य कल एकतरी प्रश्न विचारला आहे काय असे जर तुम्ही काही कल तर तुम्ही तिथे जाता तरी कशाला मध्यवर्ती सरकारात अस्पृश्यवर्गाचा प्रतिनिधी घेतला जाणार असल्याची व्हाईस यांनी नवी घोषणा कली आह पण अस्पृश्यवर्गाच्या प्रतिनिधीबाबतीत गांधींनी मोठी तक्रार निर्माण केली आहा मला तिथून काढण्याचा त्यांचा उपद्व्याप चालू आहे या सर्व परिस्थितीचा आपण विचार करा वेळ आणीबाणीची आहजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या श्रृंखला तोडण्यास आपण तयार असले पाहिजे आणि त्याकरता राजकीय हक्क मिळवण्यासाठी आपण सदैव जागरुक राहिले पाहिजे गांधींच्या व काँग्रेसच्या ढोंगी हृदयपाल्टावर काढीमात्र विश्वास ठऊ नका आपला लढा स्वतंत्र असला पाहिजे हा लढा कौरव पांडवांच्या लढाईसारखा आहे स्पृश्य व अस्पृश्य यांचा हा संग्राम आहे या निवडणुकीच्या संग्रामातूनच घटना समिती जन्मास येणार आहे त्या समितीवर देशाचे भवितव्य अवलंबून आहे म्हणूनच कायदेमंडळात पाठवाव्याचे प्रतिनिधी आपल्यातही निवडले गेले पाहिजेत भावी राज्य संघटनेच्या वेळी काँग्रेस व हिंदू महासभा आपापसात तडजोड करून घेतली आणि पूर्वीची जुलमी परंपरा आणपणावर लादतील ही गोष्ट लक्षात घ्या काँग्रेसचे लोक स्वराज्याची मागणी करतात पण त्या स्वराज्यात आम्हाला काय स्थान आहे असा माझा त्यांना सवाल आहे आमच्यावर होणारे राज्य कोणाचे होणार आहे पाठीदार धनिक किंवा भांडवरदार अथवा वरिष्ठ हिंदूंचेच ना हाच प्रश्न मी नेहमी विचारत असतो पण त्याचे उत्तर मला मिळत नाही आम्हालाही भावी स्वराज्यात योग्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे लढाई सुरू होताच कॉंग्रेसने सरकारशी असहकारिता पुकारली लढाई संपता स्वराज्य देऊ असे सरकारने वचन द्यावे तरच आम्ही मदत करू असे त्यांनी सरकारला कळविले याच न्यायाने आम्हीही काँग्रेसला विचारतो की तुम्ही आमच्या संरक्षणाची हमी द्या पण ते तसे करायला तयार नाही अर्थात त्यांच्या पोटात काहीतरी काळेबेळे असले पाहिजे ही गोष्ट निर्विवाद आहे भूल फसू नका माझ्या गुजराती बंधूंनो मला आपल्याबद्दल फार मोठी चिंता आहे महाराष्ट्राबद्दल ती तितकीशी वाटत नाही कारण तो भाग आता जागृतावस्थेत आहे गुजरात करता ज्या चार जागा आहेत त्या फेडरेशन लढविणार आहे आमचे विरोधक जे काँग्रेसचे लोक त्यांच्याजवळ विपुल पैसा आणि प्रचार साहित्य आहे असे जरी असले तरी हा संग्राम आम्ही लढविणार आहोत काँग्रेसच्या प्रचारपद्धतीला आणि लाचलुचपतीला लाथाणून द्या दलित फेडरेशन हीच आपली एकमेव संस्था आहे तिने दिलेला आदेश उराशे धरून आपले उमेदवार निवडून आणा या शहरात आपल्या मजुरांची संख्या जास्त मोठी आहे येथे मजूर प्रतिनिधींसाठी दोन जागा निवडल्या जातात गेल्या निवडणुकीच्या वेळी या जागा मजूर महाजन या काँग्रेसवादी संस्थेनं लढवून मिळविल्या पण यावेळी त्या जागा आता अस्पृश्यांनीच लढवून मिळविल्या पाहिजेत भांडवलदार व काँग्रेस यांच्या प्रचारांवर विश्वास ठेवू नका शेवटी भविष्य काळावर नजर ठेवून आपल्या गुलामगिरीच्या विध्वंसाकरता निवडणुकीत विजय मिळवा असा माझा आपल्या सर्वांना स्पष्ट इशारा आहे